अध्याय पहिला सूत्र अकराव्हेक्ताभिमानी मुक्तो हि बिमान किंमती ज्याला मुक्तीची ओढ आहे तो मुक्त होतो व ज्याला बंधनात राहण्यात मोठेपणा वाटतो तो बंधनात बांधलेला राहतो ही लोक समजूत खरीच आहे की जशी मती असेल तशी गती मिळते या सूत्रात जशी मती असेल तशी गती मिळते हे एक अध्यात्मिक सत्य असल्याचे अष्टावक्र सांगतात एक अन्य सूत्र असे आहे की मति सा गती अंत म्हणजे मृत्यू मृत्यू समयी जशी मती असेल तशी गती प्राप्त होते याच्या पुष्टार्थ अनेक कथा उपलब्ध आहेत कृष्णाने गीतेत म्हटले आहे की अनासक्त पुरुष कर्मशील राहून परमपदाला प्राप्त होतो जनकादिराजे ज्ञानी असल्याने आसक्तीरहित कर्म करत त्यांनी परमसिद्धी प्राप्त केली गीतेत असेही सांगितले आहे की कर्म योग कर्मसुकौशल योग म्हणजे कुशलता आहे जो योग बुद्धीने म्हणजे स्थितप्रज्ञ होऊन जो कार्यशील राहतो तो मुक्ती मिळवण्यास पात्र होतो अध्यात्मात अशी अनेक उदाहरणे आहेत की ज्यावरून हे सिद्ध होते की कर्म स्वतः बंधन नाही तर कर्मामध्ये कर्म करणाऱ्याची जी आसक्ती आहे ती बंधन आहे जी फळाची आशा आहे ती बंधन आहे बंधनाच्या भीतीने कर्मत्याग करणे सुद्धा पाप आहे आणि कर्माच्या आसक्तीचा त्याग करून कर्म करणे हे मुक्तीचे साधन आहे म्हणून पाप पुण्य कर्मात नसून आसक्तीत आहे निष्काम कर्म बंधनकारक होत नाही पण तरीही चुकीचे गैरसमजामुळे कर्म हे बंधन व कर्मत्याग म्हणजे संन्यास हे पुण्य असल्याचे सर्रास मानले जातात ज्या कर्मात कोणताही राग म्हणजेच ईर्ष्या बदला घेण्याची इच्छा रागद्वेष अशा भावना नाहीत ते कर्म बंधन होऊ शकत नाही कर्माचे कारण शरीर नसून मन आहे पहिल्यांदा मनात विचार येतो व नंतर कर्म घडते मृत्यूनंतरची शरीराची सोबत सुटून जाते पण मन बरोबर येते मनाबरोबरच विचार वासना आकांक्षा इच्छा अपेक्षा याही जोडलेल्या आहेत तीच मती आहे उपनिषदात म्हटले आहे की बंधन व मुक्तीचे कारण मन आहे मनात जशी भावना असते तशी गती मिळते यादृशी भावना यस्य सिद्धीर भवती तादृशी ज्याची जशी भावना असेल तशी त्याला सिद्धी मिळते पाप पुण्याचे फळ कर्मातही नसते व त्या फळातही नसते ते कर्म करणाऱ्याच्या भावनेत असते याच तथ्याचा निर्देश अष्टावक्र करतात ते म्हणतात मी मुक्त आहे असे जो मानतो तो मुक्त असतो जो स्वतःला बद्ध मानतो तो बद्ध असतो श्रद्धापूर्वक स्वतःला मुक्त मानणेच आवश्यक आहे मुक्ती ही कर्मातून मिळत नाही ते ज्ञानाचे फळ आहे कर्माचे नाही आत्मज्ञानी सुद्धा स्वतःला बद्ध मानेल तर तो मुक्त नाहीच वासनाग्रस्त आहे वासना त्याला पुन्हा बंधनात ओढून घेतील आत्मज्ञान झाल्यानंतर सुद्धा मुक्तीची जाणीव जागृत व्हायला हवी कर्मबंधन अज्ञानी माणसासाठी आहेत अज्ञानी स्वतःला मुक्त समजेल तर त्यामुळे तो मुक्त होऊ शकत नाही ज्ञान व्हावेच लागते येथे हे समजणे महत्वाचे आहे की हे सूत्र आत्मज्ञानी माणसाकरता सत्य आहे हे अज्ञानी माणसाकरता सांगितलेले सूत्र नाही अध्याय पहिला सूत्र चौदावे देहाभिमान पाशे न बद्धोसी पुत्रक बोधो हम ज्ञान खडगेन तनिष्कृत्य सुखी भव हे पुत्र तू दीर्घ काळापासून देहाभिमानाच्या बंधनात अडकलेला आहेस मी बोध आहे या ज्ञानाच्या तलवारीने हे बंधन कापून तू सुखी हो अष्टावक्र सांगतात कि ते एकच चैतन्य अनेक रूपात अभिव्यक्त झालेले आहे शरीर आत्मा सुद्धा तेच चैतन्य आहे हे शरीर त्याचाच विस्तार आहे पण ते भौतिक तत्वानी पंचतत्वानी बनलेले आहे असा भ्रम होतो पण पंचतत्व सुद्धा त्याच चैतन्यातून निर्माण झालेली आहे भौतिक पदार्थ सुद्धा त्याच आत्म्याचा विकास आहे शरीर म्हणजे दृश्य आत्मा आहे आणि आत्मा हे अदृश्य शरीर आहे त्यात भिन्नता नाही परंतु तुझा भ्रम हाच आहे की तू स्वतःला आत्मा न मानता केवळ शरीर मानतोस या एकत्वाच्या भावनेचा विसर पडल्यानेच तू देहाभिमानाच्या बंधनात अडकलेला आहेस तुला कुणी बांधले नाही स्वतःच्या भ्रमात तू बद्ध आहेस शरीर व आत्मा भिन्न असल्याची ही भ्रांती तुला अनेक जन्मापासून आहे या बंधनातून मुक्त होण्याचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे बोध होय अनेक जन्मापासून तू या देहाभिमानामुळे बंधनात आहेस हे बंधन बोध झाल्याने तुटू शकते कारण हे बंधन वास्तव नाही जर ही बंधने वास्तव असती तर तो तोडण्यासाठी काही क्रिया किंवा कर्म करण्याची साधनाची गरज भासली असती परंतु हा देह माझा आहे हा देह आत्मा नाही असे भ्रम केवळ कल्पना मात्र आहे म्हणून हा भ्रम मी देह नसून आत्मा आहे या ज्ञानरूपी तलवारीने कापून सुखी हो मुक्त हो भ्रमाचा उपचार विश्वासाने श्रद्धेने होतो अशा वेळी एलोपॅथीच्या गोळ्या इंजेक्शन उपयोगी पडत नाही भूताचा इलाज बाबाबाजीच्या किंवा साधू संतांच्या अग्निकुंडातील राखच करू शकते। तेथे डॉक्टर निरुपयोगी आहे हो घरात भूत असल्याचा भ्रम दिवा प्रज्वलित केल्यानेच दूर होतो रामकृष्णजींना साकार काली मातेच्या स्वरूपातून मुक्त करून निराकारात प्रवेश करण्याची प्ररणा देण्यासाठी त्यांचे गुरु तोतापुरी यांनी समाधीच्या स्थितीत खोट्या तलवारीचा प्रयोग केला होता कारण साकार हाही एक भ्रमच होता याचप्रमाणे अष्टावक्र ज्ञानरूपी तलवारीने हा अज्ञानरूपी देहाभिमानाचा भ्रम नष्ट करण्यास सांगत आहे कारण अज्ञानाचा विनाश साधनेमुळे नव्हेमुळेरावे कूटस्थम बोधमद्वैतम आत्मान परिभावय आभासोहम भ्रम मुक्वम बाह्य मथांतरम मी आभासात्मक अहंकारी जीव आहे असा भ्रम आणि आतबाहेर असा भाव सोडून तू कूटस्थ म्हणजे अचल स्थिर बोधरूप आणि अद्वैत आत्म्याचा विचार कर अष्टावक्र पुढे राजाला सांगतात की हा अहंकार सत्य नाही तो आभास रूप आहे या आभासरूपी अहंकारामुळेच स्वतःला वेगळा जीव समजतात आणि या भ्रमामुळे आत्मा भिन्न समजतात म्हणून तू या भ्रमाचा त्याग कर आणि आत्म्याचे आतले व बाहेरचे असे वेगवेगळे अस्तित्व नाही हा आत बाहेरचा भेद मनामुळे निर्माण झालेला आहे आत्मा सर्वत्र आहे बाहेर सुद्धा आहे आत सुद्धा आहे तू केवळ स्थिर व अचल व बोधस्वरूप अद्वैत आत्म्याचा विचार कर जनक राजाचा भ्रम दूर करण्यासाठी अष्टावक्र सांगतात की तुला हे सर्व उदाहर विचार मिळालेले आहेत ते तुझे विचार नाहीत दुसऱ्यांच्या सांगण्यावरून तू हे मानतोस की तू जीव आहेस व आत्मा वेगळा आहे कुणी आत्मा आकाशात आहे असं समजतात कुणी स्वर्गात तर कुणी स्वतः कुणी स्वतः बाहेर परमात्मा आहे असं मानत हे सर्व भ्रम आहेत या खोट्या समजुतीमुळे सगळेच दुःखी आहेत त्यांच्याबरोबर तू सुद्धा दुखी होत आहेस या उधार घेतलेल्या समजुतींचा त्याग करून स्वतः जागृत होऊन पाहिलेस तर सारे भ्रम मिटून मी कोण आहे व आत्मा कुठे आहे याचा सारा उलगडा होईल फक्त ज्ञान जागृत व्हायचे आहे वेगळं काही करायचं नाहीये अष्टावाक्रांनी आज बाहेर असा जो विचार सांगितला आहे तो समजून घ्यायला हवा मनुष्याच्या बाहेर एक विश्व आहे या बाह्य संपूर्ण सृष्टीला कर्मजगत म्हणतात मनुष्याच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू बहिरमुखी आहे तो सतत बाहेर पाहतो सतत बाह्य जगाचं निरीक्षण करतो हा पैलू किंवा हे मन आत पाहू शकत नाही त्याला ध्यानस्थ होणे अवघड वाटते अशी व्यक्ती कर्मयोगाद्वारे आत्म्यापर्यंत पोचू शकते त्याच्यासाठी अन्य पद्धती उपयोगाच्या नाहीत कर्मयोगाचा अर्थ आहे निष्काम कर्मयोग आसक्तीचा त्याग करून आपले कर्म हे ईश्वरी कार्य आहे असे समजून काम करणे म्हणजे कर्मयोग आहे हे आहे बाहेरच्या जगाबद्दलचे सांगणे मनुष्याच्या आतमध्ये सुद्धा तीन विश्व आहेत एक आहे विचारांचं विश्व त्याच्या आत आहे भाव आणि त्याच्या आत आहे आत्मजगत किंवा साक्षी जगत बुद्धिवादी विचार विश्वात जगतो बुद्धिवादी विचारांबरोबरच ध्यानाद्वारा चैतन्य आत्मेला प्राप्त करू शकतो त्याला कर्ममार्गात नेणे अवघड असते बुद्धिवादी असल्याने तो तर्कावर अवलंबून असल्याने चिंतन आणि विचारांबरोबरच ध्यानाद्वारे त्याला आत्मज्ञान प्राप्त होऊ शकते याला ज्ञानमार्ग म्हणतात व अशा व्यक्तीला ज्ञान म्हणतात दुसरे जगत भाव जगत आहे हे भक्ती व प्रेमाचे जग आहे ज्या व्यक्तीत भावुकता जास्त आहे त्याच्यासाठी भक्तीचा मार्ग आहे अशा व्यक्तीला भक्त म्हणतात भावना प्रधान व्यक्तीसाठी ज्ञान आणि कर्म हे मार्ग उपयुक्त नाहीत हे ज्ञान कर्म व भक्ती असे तीन मार्ग आहेत ते भिन्न भिन्न व्यक्तित्वांच्या साठी उपयोगी आहे चौथे जगत आहे आत्मजगत किंवा साक्षी जगत याच्या आधारावर सृष्टीचा विकास झालेला आहे साऱ्या सृष्टी चक्राचा आधार आत्मजगत आहे हेच लक्ष आहे ज्ञान कर्म व भक्ती या तिन्ही मार्गाने जे प्राप्त होते ते हेच आहे कृष्णाचा कर्मयोग कपिल मुनीचा सा सांख्य योग व नारदांचा भक्तियोग हे तीन मार्ग आहेत पण अष्टावक्रांचा मार्ग अद्भुत आहे सरळ साक्षी आत्म्याकडे जाणे हा तो मार्ग आहे ते कोणतीही पद्धत सांगत नाहीत कोणतेही तंत्र सांगत नाहीत कर्मयोग नाही ज्ञान नाही व भक्तियोगही नाही सरळ साक्षी तत्वाची गोष्ट सांगतात अंतिमत हेच ध्येय आहे या साक्षी तत्वाची जागृती झाल्याने सर्व भ्रम नष्ट होतात हा देह मन बुद्धी अहंकार जग सर्व काही ब्रह्मात्मक वाटू लागते त्यांच्यामध्ये जे मन गुरफटलेले असते ते मोकळे होते सर्व समजुती नाहीश्या होतात ज्याप्रमाणे दिवा पेटल्यावर खोलीतले भूत नाहीसे होते त्याप्रमाणे अन्य समजुती नष्ट होतात कारण खोलीत जसे भूत नसतेच फक्त भ्रम असतो तसेच या जगाबद्दलचे आपले विचार सुद्धा भ्रम असतात व आत्म्याचे ज्ञान झाल्यावर ते नाहीसे होतात हे भ्रम नाहीसे करण्याचे अनेक रस्ते अनेक पद्धती आहे भक्ती आहे ईश्वराला शरण जाणे आहे आपल्याला अकर्ता मानणे आहे भिक्षांना खाणे आहे नम्रता धारण करणे आहे चरणांवर झुकणे म्हणजे साष्टांना नमस्कार करणे यासारख्या अनेक पद्धतीने अहंकार नष्ट करता येतो परंतु अष्टावक्रमुनी या कोणत्याही पद्धतीचा उपयोग करत नाहीत ते सरळ त्या परमशक्तीचा बोध घडवून अहंकार आपोआप गळून पडण्यावर भर देतात आत्म्याचे ज्ञान झाल्यावर सर्व भ्रम आपोआप नाहीसे होतात धर्म शाश्वत सनातन आहे माणसाने धर्म बनवलेलं नाही तर सृष्टीतल्या चैतन्याच्या धर्मातून माणूस बनलेला आहे माणसाच्या आधी सृष्टी होती म्हणजे माणसाच्या आधी सुद्धा धर्म होता धर्म, धर्म चे धर्मा होता। धर्मा जुना होत नाही तसा तो नवाही होत नाही अस्तित्व हाच एक धर्म आहे धर्म म्हणजे मनुष्याची पूर्ण क्रांती आहे यामुळे मनुष्यात आंतरबाह्य बदल होतो मनुष्य सत्य प्राप्त करतो असे नसून धर्मशीलतेमुळे मनुष्य स्वतःच सत्य होतो स्वतःच ज्ञानी होतो धार्मिक व्यक्ती समाजातल्या केवळ निष्प्राण झालेल्या रूढी परंपरा पाळत नसतात तर ते स्वतः नवीन परंपरा पद्धती निर्माण करतात म्हणून अनेकदा रूढीग्रस्त समाजात धर्मप्रवण व्यक्ती अप्रिय होतात म्हणून संत ज्ञानेश्वर संत रामदास यांचा समाजाने छळ केला निंदा केली संत मीरेला वीज दिले सॉक्रेटिसला विष दिले कोपरनिकस सारख्या शास्त्रज्ञाला तुरुंगात टाकून मारहाण करून राजसत्तेने पृथ्वी फिरत नसून सूर्य फिरतो असे लिहून घेतले या जडसृष्टीत चैतन्याचा काय उपयोग होणार अज्ञानी समाजामुळे एका ज्ञानी पुरुषाचे काय चालणार जिथे अज्ञानता एखाद्या वरदानासारखी सर्वांनी स्वीकारली आहे तिथे बुद्धिमान होणे हा मूर्खपणा ठरतो त्यामुळेच धर्मसंस्थापक शास्त्रज्ञ विचारवंत यांचा दुनियेने छळ केला व अनेकदा हत्या केली या सूत्रात अष्टावक्र आत्म्याला कुटस्थ म्हणतात हा आत्मा अचल आहे संसार गतिमान आहे व त्यात बदल होतात आत्मा स्थिर आहे व त्यात बदल होत नाही बैलगाडीच्या चाकाची धाव म्हणजे परिगरेषा चालते मधला आस किंवा धुरी चालत नसते पण मधला आस म्हणजेच धुरा स्थिर असल्यानेच चालू शकत शेवटच्या लोखंडी धावेजवळ गती तीव्र असते व जसेजसे केंद्रबिंदूकडे मध्यभागाकडे जावे तशी गती कमी कमी होत जाते अधार्मिक माणसांची गती जास्त असते व जसा जसा माणूस धार्मिक होत जातो तशी तशी त्याची सांसारिक प्रापंचिक गती कमी होत जाते जेवढा राग द्वेष लोभ अहंकार मोह जास्त तेवढी गती जास्त ज्ञानाच्या दिशेने प्रवासाला निघालेला सर्वांना सोडून जातो तेव्हा त्याची प्रापंचिक गती कमी कमी होत जाते गती प्रगती हे भौतिक विकासाचे सूत्र आहे क्रियाशील हे भौतिक विकासाचे सूत्र आहे अध्यात्मचे सूत्र विश्रांती शांती आहे अमेरिका रशिया हे भौतिकवादी देश असल्याने त्यांची गती सर्वात जास्त आहे भारत अध्यात्मवादी असल्याने त्याची गती कमी झाली व भौतिक समृद्धी भारत मिळवू शकला नाही केंद्र आणि परी या दोन स्थिती दोन भिन्न दिशा आहेत परी विज्ञान आहे व केंद्र ज्ञान आहे ज्ञानाच्या अभावात विज्ञानाचे सुद्धा लाभ समाजाच्या पचनी पडत नाही विज्ञान शक्ती देते पण त्याचा उपयोग कसा करावा याचे ज्ञान देत नाही त्यामुळे विज्ञानाचे अनेक विनाशकारी परिणाम होतात व विज्ञान हे भस्मासुराचा अवतार बनते येथे हे समजून घेणे महत्वाचे आहे की आत्मस्थिर अचल असला तरी तो मध्यभागातला आस किंवा धुरा असल्याने त्याच्यामुळेच विश्वचक्र गतिमान होते जर धुरा नसेल तर चाकाचा परीख कशाच्या आधारावर चालू शकेल प्रत्येक एक पदार्थ मध्य केंद्र असते ज्यामुळे चक्राला गती मिळते वाऱ्याच्या भोवरीला सुद्धा केंद्र असते किंवा चक्राकार वायूला सुद्धा केंद्र असते याचप्रमाणे सूर्यमंडला मध्ये सूर्य हे मध्यबिंदू स्थित असलेले केंद्र आहे सूर्याचे केंद्र निहार आहे व निहाराचे केंद्र आकाश रंग आहे सृष्टी मध्ये केंद्राशिवाय कोणतीही गोष्ट चालू शकत नाही जे म्हणतात की कोणतेही केंद्र नाही आधार नाही सर्व काही आपोआप होत आहे ते लोक मूर्ख आहेत कबीराने चालत्या परिगाची गोष्ट सांगितली तर त्याचा मुलगा कमाल केंद्राची गोष्ट सांगितली परीघाला शक्ती केंद्रातून मिळते केंद्र स्वतः चालत नाही केवळ शक्ती देत ज्यामुळे संपूर्ण सृष्टीतल्या सर्व क्रिया संचलित होतात या जड शरीराची गती आहे ती चैतन्याचीच गती आहे हे केंद्र शक्ती बरोबर ज्ञान सुद्धा देते ज्ञानविरहित शक्ती ही पाशवी तर ज्ञान युक्त शक्ती ही दैवी शक्ती आहे शक्ती दोन ठिकाणी आहे पण ज्ञानामुळे फरक पडतो अष्टावक्र हेच सांगतात की आत्मा स्थिर आहे पण त्याच्या शक्तीमुळे ही समस्त सृष्टी संचलित होते तसेच ती बोधरूप सुद्धा असते शिवाय ज्ञान शक्ती व बोध भिन्न नाहीत सर्व ते आत्म्यांची रूपे आहेत दोघांना भिन्न मानणे अज्ञान आहे या सूत्रात मुनिश्रेष्ठ अष्टावाक्रांनी कुटस्थ बोध स्वरूप आणि अद्वैत अशा तीन शब्दांनी संपूर्ण सृष्टीचं परिवर्णन केलेलं आहे हेच गुरुचे अलौकिकत्व आहे सूत्र चौदावे देहाभिमान पाशेन चिरम बी पुत्र बोध ज्ञान खडगेन सुखी भवन हे पुत्र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 म्हणून हा भ्रम मी देह नसून आत्मा आहे या ज्ञानरूपी तलवारीने कापून सुखी हो मुक्त हो भ्रमाचा उपचार विश्वासाने श्रद्धेने होतो अशावेळी एलोपॅथीच्या गोळ्या इंजेक्शन उपयोगी पडत नाही भूताचा इलाज बाबाजीच्या किंवा साधू संतांच्या अग्निकुंडातील राखच करू शकते तेथे डॉक्टर निरुपयोगी आहे घरात भूत असल्याचा भ्रम दिवा प्रज्वलित केल्यानेच दूर होतो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 अध्याय पहिला सूत्र स्वप्रकाशो समाधिम अनुतिष्ठसि तू असंग दोष विरहित ही है तू या ईश्वरा प्राप्ति साधि से अनुष्ठान करते बंधन सूत्र अष्टावक्र आत्मज्ञानासाठी समाधीच्या अनुष्ठानाचे वर्णन बंधन असं करून पुन्हा सांगतात की तू आत्माच आहेस शरीर मन वगैरे नाहीस आत्मा प्राप्त करायचा नसून तो प्राप्त आहेच त्याला कुठे शोधायचे नसून तो तुझ्यात विद्यमान आहे मग हे समाधीचे अनुष्ठान समाधीचे प्रयत्न कशासाठी करतोस प्रयत्न केल्याने सांसारिक किंवा प्रापंचिक सुखाच्या भौतिक गोष्टींची प्राप्ती करून घेता येते श्रुती म्हणतात अकृत मोक्ष कही कृती केल्याने प्राप्त होऊ शकत नाही कारण कर्माचे फळ अनित्य असतं मोक्ष कर्माने मिळत नाही ज्ञानाने सुद्धा मिळत नाही ज्ञानाने भ्रांती नाहीशी होते अविद्येनंतर जे शिल्लक राहते ते तूच त्या आहेस त्यामुळे तू जेथे आहेस तेथे मुक्त आहेस अज्ञान नष्ट करण्यासाठी फक्त तत्वबोधाचाच उपयोग होतो अष्टावक्र म्हणतात कोणतीही भावना किंवा कृती मुक्त करू शकत नाही कारण तू तिच्याच बंधनाने बांधला जाशील हा आत्मा सर्वत्र विद्यमान आहे तो प्राप्त नसल्याचा केवळ भ्रम झालेला आहे ब्रह्माची प्राप्ती अप्राप्य वस्तूची प्राप्ती नाही नित्य प्राप्त असलेल्या वस्तूच्या अप्राप्तीच्या भ्रमाची निवृत्ती म्हणजे ब्रम्ह त्यासाठी उपासना योग धारणा ध्यान समाधी या कशाचीही आवश्यकता नाही रोगनिवृत्ती झाल्यावर कोणत्याही साधनाची सुद्धा आवश्यकता नसते स्वास्थ्य उपलब्ध असेल शरीर आरोग्य पूर्ण असेल तर औषध काय करायचंय औषध रोग असेल तर उपयोगाच असत तुमच्याजवळ जो अनमोल हिरा आहे तो ओळखा क्रिया शरीर करत व उपासना मन चित्ताची चंचलता योगामुळे दूर होते यामुळे अनुकूल स्थिती निर्माण होते प्रत्यक्ष प्राप्ती होत नाही यामुळे तू समाधी अनुष्ठान वगैरे करून जो प्रयत्न करतोस तेच तुझे बंधन आहे याचा त्याग कर कारण या प्रयत्नांच्या मागे तुझी मोक्षप्राप्तीची वासना आहे आणि जोपर्यंत वासना आहे तोपर्यंत मोक्ष मिळणार नाही वासनच तर मुख्य बंधन आहे मग ती वासना या जगातल्या भौतिक सुखाची असो किंवा मोक्षेत काही फरक नसतो आत्मरूप असंग, असं क्रियारहित स्वयंप्रकाशी आणि निर्दोष आहे ते तू फक्त जाणून घे तेवढे पुरेस आहे तू निर्दोष आहेस पापी नाहीस जर काही दोष असेल तर तो दोष शरीराने किंवा मनामुळे झालेला असेल पण तू शरीर व मन यापेक्षा निराळा आहेस मग तुला दोष कसा लागू शकेल आत्मरूप असलेला तू स्वभावानेच निर्दोष आहेस आत्मा कर्म करतच नाही आत्मा पापी नाही किंवा पुण्यवानही नाही आत्मा साधू वृत्तीचा नाही व गैरसाधू पण नाही ज्या शरीराने व मनाने ही कर्मे केली ते तर निघून गेले तू फक्त द्रष्ट आहेस द्रष्ट्याला पाप लागत नाही याप्रमाणे अष्टावक्र मुनींचा उपदेश बोध प्राप्तीचा आहे सिद्धीची उच्चतम स्थिती म्हणजे काय हेच अष्टावक्राच्या बोधातून स्पष्ट होते व्याप्त मिदम विश्वम तयी प्रोतम यथार्थत शुद्ध बुद्ध स्वरूप स्वम क्षुद्र चित्तम हे जग तुझ्यात व्याप्त आहे तुझ्या गुंफलेले आहे वास्तवत तू चैतन्य स्वरूप आहेस म्हणून तू स्वतःला हीन मानून क्षुद्र चित्त होऊ नकोस आत्म्याचे स्वरूप स्पष्ट करून या सूत्रात अष्टावक्र जगाशी त्याचा संबंध कसा आहे ते राजा जनकला स्पष्ट करून सांगत आहे अष्टावक्र म्हणतात कि तू स्वतः आत्मा आहेस स्वतः ब्रह्म आहेस व हे जग तुझी अभिव्यक्ती आहे हे जग तुझ्या शक्तीने व्याप्त आहे याचा प्रत्येक कण तुझे स्वरूप आहे याचे स्पंदन तुझे स्पंदन है विस्तार तुझा विस्तार हैतना तुझी चेतना है तुझे सौंदर्य है सृष्टि वास्तविक तुझे निम्हे हे वैविध्य दैविध्य कारण हि सृष्टि ब्रह्मापेक्षा वेग नहीं परमत्म पेक्षा वेग नहीं या जगाच्या वेगवेगळ्या अवयवांपासून माळेप्रमाणे हे ब्रह्म गुंफलेले आहे या सृष्टीत वैविध्य असूनही एक सामंजस्य आहे व तो एकरूप असा सृष्टीचा नियम आहे त्यामुळे याच्यात एक ताद्यात्म्य दिसून येते व ते तुझ्याच चैतन्यामुळे आहे ज्याच्यामुळे ही सारी सृष्टी आहे त्याच्यामुळेच तू सुद्धा आहेस जशी ही सृष्टी त्याच्यापासून वेगळी नाही तसाच तू सुद्धा भिन्न नाहीस तू सुद्धा तेच शुद्ध चैतन्य आहेस म्हणून स्वतःला शरीर मानून क्षुद्रचित होऊ नकोस सर्व पदार्थांचे केंद्रीय तत्व आत्माच आहे व आत्मा, आत्मा वेगवेगळ्या नाही परंतु तो एकच आहे तो, सर्वा तो है, या सर्वात व्याप्त आहे यामुळे सर्वात एकसूत्रता आहे आत्म्याला भिन्न मानणे मूढता आहे स्वतःला केवळ शरीर मानणे महा आहे मूळ लोकच स्वतःला हीन समजतात आत्मज्ञानी स्वतःला हीन समजत नाहीत रामतीर्थ स्वामी यामुळे स्वतःला बादशाह असं म्हणत असत अध्याय पहिला सूत्र सतराव्या निरपेक्षो निर्विकारो निर्भर शीतल अगाध बुद्धीर बुद्धि रक्षुब्धो चिन मात्र वासन तू रहित आहेस निर्विकार आहेस आत्मनिर्भर आहेस शांती व मुक्तीचे स्थान आहेस अगाध बुद्धी स्वरूप आहेस क्षोभशून्य आहेस म्हणून फक्त चैतन्यावरच तुझी निष्ठा असू दे राजा जनकाचा आत्मस्वरूपाचा बोध दृढ करण्यासाठी मुनिश्रेष्ठ अष्टावक्र सांगतात तू आत्मा असल्यास निरपेक्ष आहेस आत्म्याची काहीच अपेक्षा नसते अपेक्षा तर शरीर आणि मनाची असते तू विकारशून्य आहेस भूक व तहान हे प्राणाचे स्वभाव आहे शोक व मोह हे मनाचे स्वभाव आहे आणि जन्म व मरण हे शरीराचे स्वभाव आहे आत्मा या सर्वांच्या पलीकडे आहे कारण हे स्वभाव काही आत्म्याचे नाहीत आत्मा केवळ द्रष्टा म्हणून निर्विकार आहे देहाभिमानामुळे तू स्वतःला विकारी समजतोच याच कारणाने तू स्वतःला परमुख अपेक्षा समजतोस अन्यथा तू स्वतःवरच अवलंबून आहेस आत्मा कुणावर अवलंबून नाही तू आत्मस्वरूप असल्याने शांती व मुक्तीचे स्थान आहेस अशांती हा तुझा स्वभावच नाही ही हिंसा ओढाताण संघर्ष अस्वस्थता महत्वाकांक्षा ईर्षा आक्रमण हे सर्व राजनिती आहे जे मनुष्याचे क्षुद्र स्वरूप आहे मनुष्याच्या दैवी प्रतिभेचा हा दुरुपयोग हो आहे याच्यात कुठेच शांती व स्वस्थता नाही राजकारणात संघर्षच संघर्ष आहे मग तो संघर्ष पदाचा असो किंवा पैशाचा असो त्यातून काहीच फलनिष्पती होत नाही शांती व मुक्ती त्यात असू शकत नाहीत हे तर आत्मेचे गुण आहेत तू अगाध बुद्धी स्वरूप आहेस तुझ्यात अगाध ज्ञानाचा समुद्र भरलेला आहे असे असूनही तू बुद्धीहीन असल्याप्रमाणे वागतोस हे तुझे वागणेच तुला क्षुब्ध बनवते अन्यथा तू क्षोभशून आहेस तू स्वतःला नव्हेस तर प्रकृतीला जास्त महत्व देतोस त्यामुळे तुला क्षोभाचा अनुभव येतो अन्यथा आत्म्याला क्षोभ यामुळे अन्य बाबींचा भ्रम सोडून तू केवळ चैतन्य स्वरूपात निष्ठावान व एकरूप हो आत्म्याशी एकनिष्ठता असल्यास त्याचे पूर्ण ज्ञान प्राप्त होते दुसरी उपाय कामाची नाही जे सदैव तुझ्या जवळ आहे त्याच्याशी निष्ठा असणे पुरेसे आहे राजसत्ता व साक्षी भाव यामुळेच आत्मस्वरूपाचा बोध होईल अनृतम विधी निराकारम तू निश्चलम ए तत्तवोपदेशेन न पुनर्भव संभव साकार दिसते ते निराकार आहे हे ओळख जे निराकार आहे ते स्थिर आहे हे जाणून घे ह्या तत्व उपदेशाचा स्वीकार केल्याने पुन्हा निर्मिती व उत्पत्ती होत नाही या सूत्रात पुनर्जन्माचे कारण स्पष्ट करत अष्टावक्र सांगतात की साकार व निराकार जड व चैतन्यशील स्थूल व सूक्ष्म सृष्टी आणि परमात्मा ही सर्व चैतन्य तत्वाचीच रूपे आहेत साकार स्थूल जड सृष्टी वगैरे सर्व त्या निराकार सूक्ष्म तत्वाची अभिव्यक्ती आहे ही साकार सृष्टी जशी दिसते तशी ती नाही हे त्या सूक्ष्माचे प्रकट व परिवर्तित रूप आहे त्यामुळे या रूपात एका अर्थाने सत्यता नाही आहे ते वेगळे व दिसते ते वेगळे आज एक रूप आहे उद्या दुसरे रूप असेल त्यामुळे त्यावर विश्वास ठेवता येत नाही हा सर्व भ्रम आहे म्हणून खोटे आहे कारण याचे रूप सतत बदलत राहते यामध्ये सुख दुःख यांचा जो भास होतो तो सुद्धा नित्य नाही शाश्वत नाही कारण वेगवेगळ्या वे प्राण्यांना वेगवेगळी अनुभूती होते हे सर्व त्याच्या मानसिक स्थितीमुळे घडते मन सतत बदलत राहते म्हणून ते सुद्धा विश्वास योग्य नाही हे शरीर सुद्धा विश्वास योग्य नाही या साकार जगताशी निगडित अनेक प्रश्न आहेत उदाहरणार्थ केव्हा जन्म होईल केव्हा मृत्यू होईल केव्हा तारुण्य येईल केव्हा सुख व केव दुःख येईल केव्हा कुणाशी प्रेम किंवा शत्रुत्व निर्माण होईल केव्हा आपली माणसे परकी होतील व केव परकी माणसे आपली होतील वगैरे वगैरे हे असे प्रश्न आहेत की ज्यांची खात्रीची उत्तरे कुणीही शोधू शकलेलं नाही या सृष्टीत काहीच निश्चित नाही ही, ना ही। खोटी व भासमान म्हटली तर त्यात कायच उपाय या साकार जगाची कोणतीही स्वतःची सत्ता व अस्तित्व नाही हे सर्व त्या सूक्ष्म निराकार चैतन्याचेच परिवर्तित रूप आहे परिवर्तन हाच या साकार जगाचा स्वभाव आहे म्हणून ते विश्वसनीय असू शकत नाही विश्वसनीय फक्त तो परमात्मा आहे जो चैतन्य रूप निराकार व सूक्ष्म आहे तसेच प्रत्येक पदार्थात विद्यमान आहे तोच स्थिर आहे नित्य आहे केवळ त्याच्यावरच विश्वास ठेवता येईल कारण तो आज सुद्धा आहे उद्या सुद्धा आहे व नंतरही राहणार आहे सृष्टीच्या उत्पत्तीचे कारण कधी नष्ट होत नाही सृष्टी नष्ट झाली तरीसुद्धा मूलतत्वाचे अस्तित्व कायम राहिल्याने तिची पुन्हा होईल मूलतत्व कधी नष्ट होत नाही सोने कायम असल्यावर दागिने नवे नवे होत राहतात म्हणून जे दागिने किंवा अलंकार किंवा रूपाचे आकार नंतर होणारे आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस या शाश्वत नित्य ब्रह्मावर विश्वास ठेवणाऱ्याची पुन्हा उत्पत्ती होत नाही कारण साकार जगाविषयीची आसक्ती हे उत्पत्तीचे कारणच नष्ट होते निराकार आत्म्याचे महत्व जाणून घेतले मग उत्पत्ती कशा करता जर राजमहाल प्राप्त झाला तर झोपडीत कोण परत येणार अष्टावक्र सांगतात या साकार जगातून मुक्ती मिळवण्यासाठी हाच सारभूत उपदेश आहे हाच तत्वोपदेश आहे अध्याय पहिला सूत्र एकोणीसावीथैवा आदर्श मध्यस्थे रूपेंत परितस तुस तथैवा असमित शरीरेंत परित परमेश्वर ज्याप्रमाणे आरसा त्याच्यातील प्रतिबिंबाच्या रूपात आहे व त्या रूपाच्या बाहेर सुद्धा आहे त्याचप्रमाणे तो परमात्मा या शरीराच्या आत व बाहेर सुद्धा अस्तित्वात आहे या सूत्रात अष्टावक्र आत्म्याचे स्वरूप अजून जास्त स्पष्ट करून सांगतात परमात्मा म्हणजे काही एक व्यक्ती नाही कि सम्राटाप्रमाणे एका जागी बसून साऱ्या सृष्टीचे संचलन करेल तो सर्व व्याप्त आहे सृष्टीचा असा एकही कण नाही की ज्या तो नाही मनुष्याच्या शरीरात सुद्धा तो आत व बाहेर व्याप्त आहे शरीरात आत्म्याच्या रूपाने व सृष्टीत परमात्म्याच्या रूपाने तोच चैतन्य रूप परमात्मा व्याप्त आहे आरशात दिसणारे प्रतिबिंब आपलेच असते त्याप्रमाणे आत्म्यातही आपले, त्या आपले प्रतिबिंब दिसते अध्याय पहिला सूत्र विसावे एकम सर्व व्योम बहिरंतर यथा घटे नित्यम निरंतरं ब्रह्म सर्व भूत गणतथा ज्याप्रमाणे सर्व व्यापी एकच आकाश घड्याच्या आत व बाहेर व्याप्त आहे त्याप्रमाणे नित्य व निरंतर असणारे ब्रह्म सर्व भूतात व्याप्त आहे घट व आकाशाचे उदाहरण देऊन अष्टावक्र सांगतात कि ज्याप्रमाणे घटाच्या आत व घटाच्या बाहेर एकच सर्व आकाश व्याप्त आहे त्याचप्रमाणे सर्व भूतात म्हणजे सृष्टीच्या सर्व पदार्थात एकच परमात्मा व्याप्त आहे ज्याप्रमाणे शरीराचा आत व बाहेर एकच आकाश आहे दोन्ही आकाशात काहीही भेद नाही त्याचप्रमाणे ब्रम्म सुद्धा आत व बाहेर एकच आहे शरीरामध्ये जे जिवंतपण आहे चेतना आहे हालचाल आहे ही सर्व त्या आत्मतवाची आहे ते निघून गेल्यावर शरीर निर्जीव होते ज्या प्रकारे यंत्राचे काही भाग बदलून त्याला जास्त वर्ष कार्यरत ठेवता येते त्याप्रमाणे काही वर्षे हे शरीर काही काळ जास्त जिवंत ठेवणे शक्य असते पण आत्मा निघून गेल्यानंतर असे काही बदल करणेही व्यर्थ असते आत्मा आहे तोपर्यंत शरीरात काही बदल करता येतो म्हणून हे आत्मतत्वच प्रमुख आहे व इतर गोष्टी किंवा शरीर मुख्य नाही राजा जनकाला अष्टावक्र मुनीद्वारा सांगितला गेलेला मुख्य उपदेश एवढाच आहे की आत्मा व परमात्मा एकच आहे व त्याला प्राप्त करायचे नसून तो प्राप्त आहेच केवळ अज्ञानामुळे त्याचे विस्मरण झालेले आहे त्याची पुन्हा आठवण करायची आहे ध्यान योग उपासना हे आंतरिक स्वच्छतेसाठी आहेत शरीरातील त्या परमात्म शक्तीची जागृतीची ही पूर्वतयारी आहे त्याप्रमाणे पात्रता निर्माण झाली की तुम्ही शक्तीचे संवहन करू शकाल अचानक एखादी घटना घडली तर मनुष्य गोंधळून जातो व त्याला त्या शक्तीचा व ज्ञानाचा स्वीकार करता येत नाही ध्यान योग उपासना यांचं महत्व एवढंच आहे बोध झाल्यानंतरच्या स्थितीचा तुम्हाला अभ्यास व्हावा ज्ञानबोध होताना गोंधळ उडू नये हे तत्वज्ञान बुद्धीचा विषय नाही बुद्धी फार मर्यादित आहे तिच्यामध्ये तो अमर्यादित आत्मा सामावू शकत नाही या तत्वज्ञानाविषयीची माहिती वाचून किंवा ऐकून कुणाला वाटेल कि मी परमात्मा झालो आहे तर ते ढोंग ठरेल जेव्हा आतून सर्व आसक्ती नष्ट होते तेव्हाच ज्ञान मिळते केवळ बाह्य आचरणाने काही मिळत नाही स्वप्न खंडित झाल्यावरच समस्त की ते असत्य होतं भास होतं तसेच हे ज्ञान आहे आत्मज्ञान झाल्यानंतरच जगासंबंधीच्या साऱ्या धारणा मान्यता खोट्या असल्याचे समजते याच्या आधी ते घडत नाही त्याच्या आधी जग सत्य व शाश्वत असल्याचेच वाटत राहते त्यावेळी आत्मा असत्यच वाटतो पण जीवनात साक्षीभाव आला की असे भ्रम नष्ट होतात म्हणून अष्टावक्र निष्ठेचे श्रद्धेचे महत्व सांगतात व समाधीला सुद्धा बंधन मानतात हा उपदेश एवढा सारूप आहे हा उपदेश एवढा सारूप आहे की तो ऐकता ऐकताच राजा जनकाला आत्मबोध झाला स्वरूपाचे सत्य ज्ञान झाले कारण त्याने पात्रता आधीच प्राप्त केलेली होती पात्रता नसेल तर केवळ या माहितीमुळे ज्ञान प्राप्त होत नाही पात्रता प्राप्त होण्यासाठीच उशीर लागतो एकदा पात्रता संपादन केली की मग उशीर लागत नाही एक क्षणत घटना घड़ते व बोध मनुष्य मुक्त होत अध्याय पहिला समाप्त